वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग तिसरा धर्मने अर्थ याने युक्त कल्याणकारी अशी ती सर्व कथावस्तू ऐकल्यानंतर त्या धीमान रामाचे आणखी वृत्त काय असेल याचा ते शोध घेऊ लागले विधीनुसार आचमन करून ते मुनी पूर्वेकडे तोंड करून टाकलेल्या दर्भाच्या चटईवर हात जोडून बसले आणि धर्मबुद्धी धरून कथेची वाटचाल संशोधू लागली राम लक्ष्मण सीता यांच्या व पत्नीसह आणि राष्ट्रासह राजा दशरथाच्या वाट्याला जे काही याद येते त्यांचा विनोद संभाषणे त्यांच्या हालचाली ते सर्व योगबलाने जसे घडले असेल तसे बरोबर त्यांनी पाहिले लक्ष्मण आणि पत्नी या सह वनात फिरत असता सत्यप्रतिज्ञा रामावर जे प्रसंग ओढवले ते सर्व त्यांनी मनच्चक्षुने पाहिले योगस्थित राहून पुरी जे काही घडले होते ते सर्व त्या धर्मात्म्याला तळहातावरील आवळ्याप्रमाणे दिसले मनाने आणि योगाने ज्ञानी मुनीने रमणीय रामाचे हे सारे वृत्त पाहिल्यानंतर त्याची रचना करण्यास ते उद्युक्त झाले काम पुरुषार्थाने युक्त आणि धर्म पुरुषार्थाने विसारलेले समुद्रासारखे रत्नाने खचून भरलेले तर श्रवणाला अतिसुंदर असे रघुवंशात अवतरलेल्या रामाचे चरित्र पूर्वी महात्म्या नारदाने जसे सांगितले होते तसे ते श्रीमान ऋषी सिद्ध करू लागले रामाचा जन्म त्याचा महान पराक्रम सर्वांना अनुकूल होऊन वागण्याची त्याची रीत त्याची लोकप्रियता क्षमाक्षीलता सौम्यपणा आणि सत्यशीलता त्याचप्रमाणे विश्वामित्रांच्या संगतीत झालेल्या अनेक मनोरंग मनोरंजक कथा धनुष्याचा भंग आणि जानकीशी विवाह हो। जामजग्ने रामाशी झालेला तंटा त्यातील दाशरथी रामाचा विनय मग रामाच्या अभिषेकाचा विषय आणि कैकईची दुष्टबुद्धी त्यातून अभिषेक मोडणे आणि रामाचे देशवधेरीला जाणे राजाचा शोकविलाप आणि परलौकिक गमन प्रजेचे दुःख तिला निरप देणे निषादराजाशी संवाद आणि सारथ्याला परत लावून देणे गंगा उतरून भरद्वजांचे ते दर्शन त्यांच्या अनुज्ञाने चित्रकूटाचे ते दर्शन तेथे पर्णकुटी बांधून राहणे भरताचे आगमन रामाची केलेली विनवणी आणि रामाने पित्याला अर्पिलेली उदकांजली भरताकडून पादुकाना अभिषेक त्याचे नंदीग्रामे वास्तव्य रामाचा दंडकारण्यात प्रवेश आणि विराधवध शरभंगाचे भेट सुतीक्षणांशी सहवास अनुसुयेच्या सहवासात सीतेचे राहणे तिच्याकडून अंगरागाची भेट अगतश्यांचे दर्शन रामाने त्यांच्याकडून धनुष्य घेणे शूरपणखीशी संवाद तिला विरोप करणे खरं त्रिशिरांचा वध आणि रावण चवताळून उठणे मारिच्याचा वध आणि वैदेहीचे अपहरण रामाचा विलाप आणि घृद्रराजाचे मरण कबंध भेट तसेच पंपेचे दर्शन शबरीची भेट आणि फलमुलांचा आहार रामाचा विलाप पंपेला हनुमानाची भेट ऋषमुख पर्वताकडे जाऊन सुग्रीवाशी भेट त्याला आपल्या बळाचा प्रत्यय आणून देऊन त्याच्याशी सख्य बांधणे मग वाली आणि सुग्रीव द्वंद्व वालीचा नाश सुग्रीवाची राज्यावर स्थापना वालीकरता तारेचा विलाप पुढचा बेत वर्षाखाली तेथेच राहणे रामाला आलेला क्रोध सैन्याची जमवाजमो जम्व। चहू दिशांना वानरांचे पाठवणे त्यांना त्या त्या प्रदेशाची माहिती देणे रामाकडून अंगठी दिली जाणे वानरांची विवराला भेट प्रायोपवेशन आणि संपातीची गाठ पर्वतावर चढवून जाऊन सागर उल्लंघून जाणे समुद्राच्या सांगण्यावरून मैनाकाना येऊन दर्शन देणे राक्षसीला ताडण छायेला धरून ओढणाऱ्या मगरीशी गाठ सिंहिकेचे निधन लंका मलयाचे दर्शन रात्रीच्या वेळी लंका प्रवेश एकटा असला तरी पुढचा विचार रावणाच्या पानभूमीपासून अंतःपुरापर्यंत पाहणे रावणाला पाहणे आणि पुष्पक विमान दिसणे अशोक वनिकेत गेल्यानंतर सीतेचे दर्शन खुण्याची अंगठी देऊन सीतेशी संभाषण राक्षसींना पिडा देणे त्रिजटेने स्वप्न पाहणे सीतेकडून मण्याची प्राप्ती झाडे मोडून टाकणे राक्षसींचे पला येऊन चाकरांना मारून टाकणे हनुमाना पकडणे लंकेला आग लावून गर्जना करीत उड्डाण करून त्याचे परत येणे मधू चोरणे राघवाला आश्वासित करणे आणि मणी देणे समुद्राकडे जाणे नलाकडून सेतूची बांधणी समुद्र पार करून जाणे रात्री लंकेची नाकेबंदी विभीषणाशी संबंध येणे आणि रावणवधाच्या उपायाचे कथन कुंभकर्णाचा वध मेघनादाचा नाश रावणाचा नाश आणि शत्रूच्या नगरीत सीतेची पुनःप्राप्ती बिभीषणाला राज्याभिषेक पुष्पकाने अयोध्येला जाणे भरद्वजांची भेट तेथून हनुमानाची पाठवणे भरताची भेट राज्याभिषेकाचा उत्सव सर्व सैन्यांचे विसर्जन स्वराष्ट्राला समाधानात ठेवणे आणि वैदेहीला सोडून देणे असे सर्व केले आणि पृथ्वी तलावर रामाने पुढे जे काही केले ते भगवान वाल्मिकी ऋषींनी उत्तर काव्यात रचले वाल्मिकी रामायणाचा बालखंडाचा तिसरा सर्ग समाप्त